वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग बेचाळीसावा सुवर्ण विभूषित पुष्पकाला नीरप दिल्यावर महाबाहू रामाने अशोकवनिकेत प्रवेश केला ते मन, ते वन चंदन अगुरु आम्र नारळी कालेयक देवदारू अशा झाडींनी सर्वत्र शोभत होते चंपक आगुरू पुन्हा पुन्न, मधुक पणस असन धुरविरहित अग्नीसारखे दिसणारे पारिजात लोध्र नीप अर्जुन नाग सप्तवर्ण अतिमुक्तक, मंदार केळीची वनेच्या जाळ्या याने ते भरलेले होते प्रियंगो कदंब बकुल जांभूळ डाळिंब कोविदार या वृक्षाने ते शोभत होते सदरित रम्य अशा दिव्य सुगंधी फुलाने आणि मनोरमशार रसयुक्त फळाने कोवळ्या कोवळ्या पालवेनी तसेच कोकीळ मोठे मोठे फुल असे तिथे दिसत होते सुगंधी फुले आणि नाना प्रकारचे पुष्पगुच्छ तेथे दिसत होते उत्कट जराने भरलेल्या लांबट आणि विविध आकाराच्या रत्न जडीच्या पायऱ्या असलेल्या आत स्फटिकांचा तळ बांधलेल्या पाण्यावर फुल नाना प्रकारचे कमळे असलेल्या आणि चक्रवा पक्ष्यांनी शोभणाऱ्या पाणकोंबडे आणि पोपट यांचे तसेच हंस सारसांचे ध्वनी निनादत असलेल्या आणि काठावर फुलांनी डवरलेले वृक्ष असलेल्या पुष्करणे तेथे होत्या विविध प्रकारचे तट आणि शिलातट या पुष्कर्णीजवळ शोभत होते वैडुरेमांच्या रंगाची हिरवीगार पुष्कर कुरणे आणि फुलांनी भरलेल्या वृक्षांची बने त्या अशोकिकेत होती फुलांनी डवरलेले वृक्षांचे एकमेकांवर हो, खालच्या सपाट पत्तरांवर फुलांचा सडा पडत होता ते तारांगणाने व्यापलेल्या आकाशासारखे दिसत होते रामाचे ते बसावयाचे वन इंद्राच्या नंदनवनासारखे किंवा ब्रम्हदेवांच्या चैत्ररथवनासारखे दिसत होते तेथे पुष्कळ आसणे ठेवलेली गृह होती पैठकीची सोय असणारे लता होते अशा त्या आनंदमय अशोकिकेत प्रवेश करून राम सुंदर आकाराच्या फुलांच्या गर्दीने भूषवलेल्या व कुशगवताची तटयन ठरलेल्या आसनावर जाऊन बसला आपल्या हाताने सीतेला घेऊन मैरे जातीची मधुनावाची शुद्ध सुरा तो काकुच इंद्राने शचीला त्याप्रमाणे सीतेला पाजू लागला किन्नराने रामाच्या भोजनपानाकरता उत्कृष्ट बनवलेले मांस प्रकार व विविध पळे झटकन आणली नृत्यगीतात विशारद असलेल्या अप्सरा कन्या आणि किन्नरी यांचे शंकर राजापुढे नृत्य करू लागले कुशल आणि देखण्या स्त्रिया सुरापानाने झुंद होऊन रामापुढे नाच करू लागल्या नृत्य गायनात प्रवीण दिशाला अत्यंत सुंदर रमणीय अशा त्या स्त्रियांना दुसऱ्यांचे मन रमवणाऱ्या श्रेष्ठ अशा धर्मात्म्या रामाने नृत्य भूषणे देऊन संतुष्ट केल होते राम सीतेला बरोबर घेऊन विराजमान झाला तेव्हा तेजाने वशिष्ठासारखा से, असणारा तो वशिष्ठाने अरुंधतीला घेऊन बसावे तसा भासत होता अशा रीतीने आनंदाने भरून जाऊन राम देवाप्रमाणे देवकन्येसारख्या वैद्यही सीतेचे मन रोजच्या रोज रमवित होता अशा प्रकारे पुष्कळ काळपर्यंत विहार करीत सीता राम यांचा शिशिर ऋतूचा नित्य भोग देणारा सुंदर काळ निघून गेला ते उभयता विविध भोग भोगत असता शिशिर आला आणि गेला दिवसाच्या पूर्व तो धर्म मिळता धर्मानुसार धर्मकार्य करून उरलेला अर्धा दिवस अंतपुरात घालवी सीता देखील दिवसाच्या पूर्वकालातील देवकार्य करीत असेल त्यात सर्व सासवांना समानतेने ती वंदन करेल मग नाना प्रकारचे आकर्षक अलंकार आणि वस्त्रे घालून स्वर्गात शची ज्याप्रमाणे इंद्राच्या सेवेला उपस्थित व्हावी तशी रामाकडे जात असेल एकदा पत्नीला सुंदरी सीतेला तो म्हणाला वैदही तुला अपत्य लाभ होणार असल्याचे दिसते सुंदरी काय तुझी इच्छा आहे तुझ्या आवडीची कोणती गोष्ट करावी वैदहीने स्मिताहर्ष केले आणि ती रामाला म्हणाली रामा, रामा। गंगा तीरावर असणारी उग्र तप करणाऱ्या ऋषींची तपवणे पहावीत फळे मुळे खाणाऱ्या तपस्व्यांच्या चरणापाशी राहावे असे देवा मला फार फार वाटते त्यामुळे त्या मुळे त्या फळे खाऊन राहणाऱ्याच्या तपोवनात एक रात्र का ना मला राहायला मिळेल का हो हो असे शुभकर्मी रामानं तिला वचन दिले तो म्हणाला वैदही निश्चिंतरा उद्या तू तिकडे जाऊ शकशील यात मुळी संशय नाही असे जनककन्या मैथिलीला सांगून राम मधल्या कक्षेच्या भागात आपल्या सुरुजनांसह गेला उत्तरकांडाचा बेचाळीसावा सर्ग समाप्तो